पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढंभेले वाचक मिलिंद पव्हाणकर तंत्र पाचवे अपरीक्षित तथा दुसरी एका गावात चार ब्राह्मण राहत होते त्यांची एकमेकांशी मैत्री होती दारिद्र्याने फार कष्ट झाल्यामुळे त्या चौघांनी हे विचार केला धिकार असो या दारिद्र्याला वाघ सिंह हत्ती यांची वस्ती असलेले आणि काट्याकुट्यांनी भरलेले असे निर्मनुष्य अरण्य एक वेळ बरे तेथे वल्कले नेसून गवताच्या बिछाण्यावर खुशाल झोपावे पण जवळ पैसा नसताना आपल्या आपत बांधवात नको चांगली सेवा तरी मालक नोकर दरिद्री म्हणून त्याचा करतो पैसा नसला की भावबंध सोडून जातात गुण असून नसल्यासारखे होतात संकटेवाढच जातात कुलशीलवान बायको सुद्धा किंमत ठेवित नाही तीच कार्यक्षम इंद्रिय लावून द्रव्य मिळवूया असा चौघांनी विचार ठरवून आपल्या मित्रांचा बांधवांचा आणि घराचा निरोप घेऊन ते निघाले मनुष्य पैशाच्या पाठीमागे लागला की तो सत्य बांधव आपली जन्मभूमी वगैरे सर्व सोडून पैसे मिळण्यासारखे असतील तेथे जातो ते चौघेजण थोड्याच दिवसात अवंती नगराला पोहोचले तेथे क्षिप्रा नदीवर स्नान करून त्यांनी महानकाळेश्वराचे दर्शन घेतले आणि मंदिरातून ते बाहेर आले तो त्याला समोरच भैरवानंद नावाचा एक योगी भेटला ब्राह्मणांना योग्य असे नमस्कार वगैरे झाल्यावर ते चौघेजण त्याच्या त्याच्या मठात गेले मठात पोचल्यावर त्या योग्याने ब्राह्मणांना विचारले तुम्ही कुठून आलात येथे कसे आलात येथे येण्याचे कारण काय ते म्हणाले मी सिद्धीच्या मागे लागलो आहोत जेथे आम्हाला संपत्ती अगर मृत्यू यापैकी काहीतरी एक मिळेल तेथेपर्यंत जाण्याचा आमचा निश्चय आहे साहसी पुरुषांनाच मुबलक धन मिळते आकाशातून केव्हा पाणी पडते पण पर विहीर खणले तर पाताळातूनही पाणी काढता येते माणसाने उद्योग केला तर तो दैवाची बरोबरी करू शकतो आपल्याला पाहिजे असलेली गोष्ट खरा पुरुष प्रयत्नाने मिळवतो दैवत देईल असे म्हणणारा गावातच पुरुष साहसी लोक कितीही संकटे आली तरी ती गवतासारखी क्षुल्लक समजून आपल्या प्राण्यांचीही पर्वा न करता आपल्या ध्येयसिद्धीसाठी झटत असतात श्रम न करता सुखात राहू म्हटले तर सुख कधीच मिळत नाही श्री विष्णूला सुद्धा मधु दैत्याला मारून आणि समुद्र मंथन करूनच लक्ष्मी मिळवावी लागली तेव्हा डाकिली साधन अगर स्मशानवास अगर जादूटोणा असा काहीतरी पैसा मिळवण्याचा उपाय आम्हाला सांगा तुमची शक्ती फार अद्भूत आहे असे ऐकतो आम्ही कोणतेही साहस करायला तयार आहोत भैरवानंदाने मोठ्या खटपटीने चार गुटिका तयार करून त्यांना दिल्या तो म्हणाला तुम्ही हिमालयाच्या दिशेने जा जेथे गुटिका खाली पडेल तेथे गुटिका घेऊन ते, ते, ते चौघे का निघाले काही अंतर गेल्यावर एकाच्या हातातील गुटिका खाली पडली तेथे खणल्यावर त्याला तांब्याची खाण सापडली तेव्हा तो म्हणाला घ्या पाहिजे तेवढे तांबे घ्या इतर त्याला म्हणाले मूर्खा हे घेऊन काय करायचे हे कितीही मिळाले तरी आपले दारिद्र्य नाहीसे होणार नाही तर उठ आपण पुढे जाऊ तो म्हणाला तुम्ही जा मी पुढे येणार नाही असे म्हणून पाहिजे तेवढे तांबे घेऊन तो परत गेला तो बाकीचे तिघे पुढे गेले थोडे पुढे गेल्यावर दुसऱ्या ब्राह्मणाच्या हातातील गुटिका खाली पडली तेथे खणल्यावर चांदीची खाण सापडली तो आनंदाने म्हणाला घ्या हवी तेवढी चांदी पुढे जाण्याचे आता काही कारण नाही दुसरे दोघे म्हणाले पाठीमागे तांब्याची खाण होती येथे चांदीची खाण आहे पुरे सोन्याची सापडेल चांदी किती घेतली तरी दारिद्र्याचा नाश होणार नाही आम्ही पुढे जातो असे म्हणून ते दोघे पुढे गेले पुढे जाता जाता त्या दोघांपैकी एकाच्या हातातली बुटिका खाली पडली त्याने आनंदाने खाणून पाहिल्यावर त्याला सोन्या सोन्याची खाण सापडली तेव्हा तो म्हणाला घ्या हवे तेवढे तू वर्ण सोन्यापेक्षा दुसरे काय चांगले आहे दुसरा म्हणाला मुरखा पहिल्यांदा तांबे नंतर रोपे आणि आता सोने यापुढे खात्रीने रत्नांची घाण सापडेल त्यातल्या एकाच रत्नाने दारिद्र्य जाईल चल पुढे चल तो म्हणाला तू जा पुढे मी येथेच तुझी वाट पाहत थांबतो चौथा ब्राह्मण पुढे जात असता कडक उन्हाने त्याला चटके बसू लागले त्याला खूप तहान लागली आणि तो सिद्धीचा मार्ग चुकवून इकडे तिकडे हिंडू लागला हिंडता हिंडता एके ठिकाणी ज्याचे सर्वांग रक्ताने भरलेले आहे आणि ज्याच्या डोक्यावर एक चक्र सारखे खेळते आहे असा एक पुरुष त्याला दिसला त्याच्याजवळ जाऊन त्याने विचारले महाराज आपण कोण आहात तुमच्या डोक्यावर हे चक्र कसले फिरते आहे तेथे पाणी मिळेल का त्याचे ते, ते चक्र त्याच्या डोक्यावरून सुटून त्या ब्राह्मणाच्या डोक्यावर येऊन फिरू लागले तेव्हा तो म्हणाला हे बाय माझ्या डोक्यावर ते असेच चिकटले होते दुसरा पुरुष म्हणाला ब्राह्मण म्हणाला मग हे चक्र आता माझ्या डोक्यावरून खाली कसे उतरेल मला फार वेदना होत आहेत तुझ्यासारखा दुसऱ्या कोणीतरी सिद्धी असलेली भूटिका घेऊन येईल आणि तो तुझ्याशी बोलेल तेव्हा हे चक्र तुझ्या डोक्यावरून निष्ठून त्याच्या डोक्यावर बसेल तो म्हणाला ब्राह्मण म्हणाला तू येथे येऊन किती दिवस झाले सध्या कोणता राजा राज्य करतो त्याने विचारले वीणा वत्स राजा ब्राह्मण म्हणाला तो म्हणाला बरोबर किती वर्षे झाली मला सांगता येणार नाही ना पण जेव्हा राम नावाचा राजा राज्य करीत होता तेव्हा दारिद्र्याने पिडल्यामुळे मी सिद्धीची भूटिका घेऊन इकडे आलो येथे दुसऱ्या एका माणसाच्या डोक्यावर चक्र फिरत असलेले मी पाहिले त्यांना प्रश्न विचारला मात्र ते चक्र जे माझ्या हो डोक्यावरून फिरायला लागले ते आजपर्यंत ब्राह्मण म्हणाला मग अशा स्थितीत तुला अन्न आणि पाणी कुठून मिळत होते तो म्हणाला सिद्धी घेऊन येणाऱ्या लोकांना भीती वाटावी भी, आणि आपल्या धनाचे रक्षण व्हावे म्हणून कुबेराने हे चक्र तयार केले आहे त्यामुळे इकडे कोणी येत नाही जर कोणी आला तर त्याची तहान भूक झोप जरा ही सर्व नाहीशी होतात आणि तो फक्त ज्या वेदना भोगीत राहतो असे म्हणून तो हरी गेला ज्याला सोन्याची खांड सापडली होती तो सुवर्णसिद्धी बराच वेळ वाट पाहून आपल्या मित्राचा शोधार्थ निघाला जमिनीवर उमटलेल्या पावलांच्या मागाने तो थोडासा पुढे गेला तोच तो कणत असलेला आणि सतत डोक्यावर चक्र फिरत आहे असा रक्तगंबाळ स्थितीत त्याचा मित्र द्याला द्याला जवर जवर त्याला दिसला त्याला पाहून सुवर्णसिद्धीच्या डोळ्यात आश्रू आले जवळ जाऊन त्याला म्हणाला मित्रा हे काय आहे हा कर्म हो त्याचा मित्र म्हणाला हे कसे झाले याचे कारण काय असे विचारल्यावर त्याने चक्राची सर्व हकी सुवर्णसिद्ध म्हणाला मी तुला इतके सांगितले तरी तू ऐकले नाही आता काय करणार तू कुदीन आहे खूप विद्या ही शिकलास पण तुला बुद्धी नाही नुसत्या भूकंपची विद्येपेक्षा नुसती उपजस्त बुद्धीत आणली उपजस्त बुद्धी नसल्यामुळे तेव्हा जिवंत करणारे ब्राह्मण मरण पावले चक्रधर म्हणाला हे कसे सुवर्णसिद्धी म्हणाला